वाल्मिकी रामायण कांड सर्ग ते विसावा कपिराजाच्या मुखाला आपले मुख लावून ती लोकप्रसिद्ध तारा मृदपतीला म्हणाली वीरा माझे न ऐकल्यामुळे पाषाणाने भरलेल्या अत्यंत दुःखदायक खळबळीतशा भूतलावर तुम्ही कष्टाने पडला आहात वानरेंद्रा माझ्यापेक्षा तुम्हाला ही भूमी अधिक प्रिय झाली का तिला मिठी मारून तुम्ही पडला आहात आणि माझ्याशी बोलत नाही म्हणून म्हणते का दिला। साहस प्रियार वरा सुग्रीव शेवटी विक्रमी तुम्हें बलवान भक्ति करते शोक करना अंगदा करूणाजनक विलाप बोलने ऐको तुम्हें का बे जागे होते ही शैया है पूर्वी ज्यादा तुम्हें शत्रु पड़ाव कर विशुद्ध सत्वाच्या थोर कुळात जन्मलेल्या युद्धावर प्रेम करणाऱ्या माझ्या प्रिया मला एकाकी अनाथ सोडून मान्यवर तुम्ही निघून गेलात शहाण्या माणसाने खरोखर मुलीला शुराला कधी देऊ नये तुमची शूराची मी भाऱ्या ती आता विधवावून पडले माझा समाजातला मान गेला माझा शाश्वताचा आधार मोडून पडला आगाळशा प्रचंड शोकसागरात मी बुडून गेलाय माझे हृदय जे पती मेलेला दिसत असताना अजून शतधा वितीर्ण होत नाही ते खरोखर कठीण दगडाचे असले पाहिजे माझे सुरुद माझे पती स्वभावतच मला प्रिय असणारे प्रहार करताच शत्रूला नामोहरम करणारे शूर निधन पावले जी स्त्री पतीहीन झाली मग तिला भले पुत्र असो धन धान्य निती समृद्ध असो जाणते रोग तिला विधवास वीरा स्वतःच्या अंगातून निघालेल्या रक्ताच्या थारोळ्यात तुम्ही पडला हा जण स्वतःच्याच लाल रंगाच्या आस्त्रणावर पडला आहात तुमचे शरीर सगळ्या बाजूने रक्ताने भरलेल्या धुळीने माखले वानश्रेष्ठा माझ्या बाहूने तुम्हाला मिठी मारता येत नाही या महाभयंकर वैरात सुग्रीव आज कृतकृत्य कुरुत झालाय त्याचे भय रामाने सोडलेल्या एकाच बाणाने नाहीसे केले तुमच्या हृदयातच हा शर लागला आहे त्यामुळे तुमच्या सर्वांगाला स्पर्श करण्यात मला अडथळा आलाय तुम्ही मरून पडलेले आहात आणि मी तुमच्याकडे नुसती पाहात बसले तेव्हा नीलाने शरीरात शिरलेला तो बाण उपसून बाहेर काढला तो जणू पर्वताच्या पोटात शिरलेला होता सर्प्रमाणे चमचमत होता त्या ओढून काढलेल्या बाणाला सुद्धा तेज होते अस्तगिरीच्या शिखरावर किरणाने व्यापलेल्या ला लाल सूर्यासारख्या त्याच्या जखमीतून रक्ताच्या धारा उमळून वाहू लागल्या गिरीवरच्या तांबड्या मातीत भिजून पर्वतावरून वाहणाऱ्या धाराप्रमाणे रणातल्या धुळीने भरलेल्या भरत्याचे अंग भर भर ती पुसू डोळ्यातल्या अश्रूने अस्त्राने आघात केलेल्या त्या शुराला ती न्हाव घालू लागली रक्ताने सर्वांग भिजलेल्या मृत पतीकडे पाहून ती सुंदरी भयंकर मरणावस्था पहा पाप कर्माशी जोडलेल्या वैराचा हा शेवट झाला मुला उगवत्या सूर्यासारखी उज्ज्वल काया असलेल्या तुझ्या माननीय पिट्याला राजाला तो यमसदनाला चालला आहे त्याला वंदन कर असे म्हणताच अंगज एकदम उठला आणि मी अंगज असे सांगून आपल्या पुष्ट गोरभुजाने त्याने हा अंगज तुम्हाला नमस्कार करीत आहे पूर्वीप्रमाणे दीर्घाय हो पु असे का बरे तुम्ही म्हणत नाही सिंहने बैलावर वासरासह गाय जशी त्याच्याजवळ बसते तशी या पुत्राबरोबर मी तुमच्यापाशी बसले आहे संग्रामरूपी याग पूर्ण झाल्यावर त्यानंतर रामबाण रुपी पाण्याने करायचे अभृत स्नान मी तुमची पत्नी तिच्यावरच कसे हो करता युद्धात तुमच्यावर संतुष्ट होऊन देवराजाने दिलेली तुमची आवडती सुवर्ण ती मला इथे कुठे दिसत कशी नाही सूर्य अस्त पावला तरी पर्वतराजाला प्रभा जशी सोडित नाही तशी प्राण गेला असला तरी राजश्री मान्यवर तुम्हाला सोडित नाही मी जे पथ्य तुम्हाला बोलले ते तुम्ही केले नाही तुम्हालाही अडवायलाही मी समर्थ झाले नाही तुम्ही युद्धात मारले गेलात तसा पुत्रासह माझाही घात झाला तुमच्याबरोबरच राजलक्ष्मी मलाही सोडून चालली आहे किश्किंधा खांडाचा तेविसावा सर्ग समाप्त